जास्त करू आपले दोष लादून काहित साध्य होनार नाही दुर्बलतेसाठी दुसऱ्या व्यक्ती जबाबदार नाहीत यासाठी आम्ही स्वतच जबाबदार आहोत इतर व्यक्ती परिस्थिती वो प्रारब्धाचा भोग यांचा प्रभाव जीवनावर पडत असतो परंतु आमचे तीन चतुर्थांश जीवन आमचा दृष्टिकोन व कर्माचेच फळ असते स्वतला सुधारण्याचे काम हातात घेऊन आम्ही आपल्या शारीरिक व मानसिक अडचणींवर सहजपणे मात करू शकतो जे लोक फार बडबड करीत असतात पण स्वतला मात्र त्या साच्यात घडवित नाहीत अशा लोकांचा जनमानसांवर काहीच प्रभाव पडत नाही ज्यांनी चिंतन व चारित्र्याचा समन्वय स्वतच्या जीवनात केला आहे त्यांची सेवासाधना फलित होत असते